स्कंद बारावा अध्याय बारावा श्रीदेवीचे मंदिर व्यास म्हणाले हे जन्मे पूर्वीच्या अध्यायात वर्णन केलेले मंदिरच देवीचे वस्तिस्थान आहे ते सर्वात मध्यभागी आहे तेथे हजार स्तंभ असलेले चार मंडप आहेत शृंगार मंडप मुक्तीमंडप ज्ञानमंडप एकांत मंडप असे मंडप आहेत त्यांना विविध रत्ने लावलेली आहेत तो अनेक धूपाने युक्त असतो हे चारी मंडप कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकतात त्याच्या चहो बाजूनी काश्मीर कमलांची बाग आहे मोगरा कुंद यांची उपवणे आहेत कस्तुरी मृग आहेत रत्नपायऱ्यांनी युक्त महावृक्षांचे अरण्य आहे त्यात गुंजारो करणारे थवे आहेत सर्व बाजूनी सुगंध धरवळत असतो त्यामुळे मणिकद्वीप सुगंधमय झाले आहे शृंगार मंडपाच्या मध्यभागी जगदंबा असते सर्व देव त्या मंडळाचे सभासद आहेत तेथे देवतांचे सुस्वर गायन चालू असते श्री देवीच्या प्रसादा झालेले मुक्त प्राणी मुक्ती जातात तिसऱ्या मंडपात स्वतःपद करीत असते चौथ्यात मैत्रिणींसह रक्षणाचा विचार करीत असते चिंतामणी गृहाच्या मुख्यस्थानी शक्ति तत्वाचा मंचक आहे त्याला दहा पायऱ्या आहेत ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर हे त्या मंचकाचे खूर आहेत भगवान सदाशिव हा त्या मंचकाची वरची फणी आहे त्यावर महादेव विराजमान असतो आपल्या लिलेसाठी ती देवी उत्पत्ती कली दोन प्रकारची झाली तिचा अर्धा भाग महेश्वर होय कंदर्पाचा गर्वहरण करण्यासाठी तो उत्पन्न झाला आहे तो कोटी मदनाप्रमाणे सुंदर आहे पंचमुख विभूषणा भूषित असा आहे हरिण अभय परशु आणि वर हे त्याने हातात धारण केले आहेत तो नित्य सोळा वर्षाचा असतो कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि कोटी चंद्राप्रमाणे शांत असा तो आहे त्या भगवान महेश्वराच्या डाव्या मांडीवर ती भुवनेश्वरी बसलेली आहे तिच्या कटीसूत्राला रत्नमणी आहेत सुवर्णा जडवलेल्या वैडूर्यमण्याची भूषणे ती लिहायली आहे श्री चक्राकार वर्णभूषणाने तिचे मुखकमल सुंदर दिसत आहे चंद्राप्रमाणे ललाट तोंडल्याप्रमाणे ओष्ट कस्तुरी आणि चंदन यांच्या टिळ्यांनी झळकणारे मुख नेत्र चंद्र सूर्याने युक्त असल्याप्रमाणे असे तिचे स्वरूप आहे शुक्राच्या चांदणीप्रमाणे स्वच्छ आणि स्थूल मुक्त युक्त अशी नासिका तिने लियाली आहेत मोत्यांच्या कंठभूषणामुळे कंठ सुशोभित दिसत आहे चंदन कर्पूर कुंकुम यांची उटी लावल्यामुळे स्तन सुशोभित दिसत आहेत तिने विविध शृंगार केला आहे तिचा कंठभाग शंखाकृती असून दंत बियान प्रमाणे आहेत मुकुट अमूल्य रत्नानी युक्त आहे भृंग पंक्तीप्रमाणे काळे केस चमकत आहेत त्यामुळे मुखकमला अधिक शोभा प्राप्त झाली आहे शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे मुख आल्हादकारी दिसत आहे गंगोदकातील भोवऱ्याप्रमाणे तिची नाभी सुंदर आहे माणिकांनी जडवलेल्या मुद्रिका तिने बोटात धारण केल्या आहेत कमल पाकळ्यांप्रमाणे बोटे शोभत आहेत पक्षरागांनी तिची प्रभा उज्ज्वल दिसत आहे रत्नांची काकणे आणि मोत्यांच्या माळामुळे ती विभूषित दिसत असून अमूल्य पदकांच्या रांगांनी शोभायमान झाली आहे हे राजा मुद्रिकांच्या प्रभेमुळे हात चकाकत आहेत चोळीवर अनेक रत्ने गुंखली आहेत बुचड्यावर मालतीची सुगंधित पुष्पे माळली आहेत त्या भोवती भ्रमरगुंजारव करीत आहेत स्तनद्वय वर्तुलाकार आणि एकमेकांस चिकटलेले आहेत त्यांच्या उंचवट्यामुळे तिच्या ठिकाणी मंदता भासत आहे वर पाश अंकुश अभय यांनी चारी हात युक्त आहेत सुकुमार सौंदर्य खान सर्वस्वरूप निष्कपट आणि करुणामय अशी ती देवी आहे तिचे भाषण बीणारवापेक्षा मधुर आहे तिच्या सख्या दासी अनेक देवता तीचा नित्य सभोती असतात त्या देवीची स्तुती करीत असतात इच्छाशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती यांनी युक्त असलेली ती जगदंबिका महेश्वरी भगवान महेश्वराच्या मांडीवर विराजमान झाली आहे लज्जा तृष्टी पुष्टी कीर्ती क्षमा दया बुद्धी मेधा स्मृती लक्ष्मी ह्या सर्व तिच्याजवळ मूर्तरूपाने असतात जया विजया अपराजित अजिता नित्या विलासिनी दोघ्री मंगला नवा ह्या तिच्या पीठशक्ती आहेत त्या अंबिकेची सेवा करीत असतात तिच्या दोन्ही बाजू शंख पद्म असे दोन निधी आहेत नूतन रत्ने सुवर्ण आणि धातु वाहणाऱ्या अशा दोन नद्या त्या निधीपासून निघाल्या आहेत त्या सुधा समुद्रात जाऊन मिळतात मांडीवर बसलेल्या महेश्वरीच्या संगतीमुळे महेश्वराला सुखप्राप्त झाले आहे आता चिंतामणी रत्न मंदिराचे वर्णन सांगतो हे मंदिर सहस्त्र योजने विस्तीर्ण आहे त्याभोवती अनेक कोट आहेत हे मंदिर अंतरिक्षात निराधार आहे प्रलय आणि सृष्टीच्या काली ते प्रसंगानुरूप विकास आणि संकुचन पावत असते देवीचे वस्तीस्थान असे ते चिंतामणी मंदिर संपूर्ण कांतीचा परमावधी आहे प्रत्येक ब्रह्मांडात देवलोक नागलोक मनुष्य लोक आणि इतर सर्व लोक असतात तसेच देवीचे उपासकही असतात जे देवीच्या क्षेत्रात मृत्यू पावतात ते देवीच्या संधी येतात तेथे घृत दूध दही मध यांच्या नद्या आहेत तसेच अमृतवाहिनी द्राक्षरसवाहिनी जंबूरसवाहिनी आम्ररसवाहिनी इक्षुरसवाहिनी अशा हजारो नद्या आहेत इच्छेप्रमाणे फल देणारे वृक्ष विपुल जलाच्या विहिरी तेथे आहे। रोग जरा चिंता क्रोध मत्सर काम इत्यादी विकार तेथे उत्पन्न होत नाही सर्व प्राणी चिरतरुण आणि स्त्रीयुक्त असून सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत ते नित्यदेवीची भक्ती करतात त्यातील काही सलोकता मुक्ती सामिष्यमुक्ती सरूपतामुक्ती पावलेली आहेत हे राजा सर्व ब्रह्मांडातील सर्व देवता तेथेच राहत असतात त्या जगदीश्वरीची सेवा करतात सात कोटी महामंत्र महाविद्या ह्या सर्व मूर्त स्वरूपात तेथे आहेत त्या शिवेची उपासना करतात अशा त्या मणिद्वीपा इतके प्रकाशमान दुसरे काहीही नाही हे द्वीप विद्रुमरत्ने मरकतमणी वीज सूर्य यांच्या कांतीचे तसेच मुसळधार पावसाच्या सरीसारखे भासते काही ठिकाणी ते अग्नीप्रमाणे दिसते तर कोठे तप्त सुवर्णाप्रमाणे दिसते येथे नृत्य करणाऱ्या मयुरांचे समुदाय आहेत कपोत कोकिला मैना पोपट यांच्या स्वरांनी ते मंडित आहे तेथे लक्षावधी रमणीय सरोवरे आहेत सर्वत्र रत्नकमलांनी ते भूषित आहे सुगंध वायूने ते परिपूर्ण आहे चिंतामणीच्या तेजाने सर्व दिशा प्रखर तेजस्वी वाटतात ऐश्वर शृंगार सर्वज्ञता तेज उत्तम गुण दया यांनी हे सर्वद्वीप द्वीप युक्त आहे सर्व प्रकारचे आनंद येथे वास करतात हे सुंदर मणिद्वीप महादेवीचे श्रेष्ठ स्थान आहे याच्या स्मरणानेही तत्काल मुक्ती मिळते हे जन्मेजया एकाग्र चित्ताने हे पाच अध्याय नित्य पठण करावेत त्यामुळे भूत प्रेत पिशाच्य यापासून बाधा होत नाही नवीन गृह तयार करताना वास्तुशांतीचे वेळी हे अध्याय वाचावे म्हणजे कल्याण होते अध्याय बारावा समाप्त